वाल्मिकांड सर्ग अडुसून सर्व मित्र ब्राह्मणांना उत्तर दिले आपला आजोडी आनंदात आणि अत्यंत सुखाने राहिला आहे त्याला हे राज्य दिले आहे तेव्हा आपण विचार कसला करायचा त्या दोघा बंधूना आणण्याकरता घोडे घेऊन दूध येथून वेगाने तात्काळ जाऊ देऊ दे असे सर्व वसिष्ठांना सर्व वसिष्ठांना म्हणाले त्यांचे वचन ऐकून वसिष्ठ म्हणाले सिद्धार्था विजया जयंता अशोकनंदना इकडे काय करायचे ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो झटकन वेगवान घोडे घेऊन राजगृह नगराला तुम्ही जा आणि मनाचा शोक काढून टाकून माझी आज्ञा म्हणून भरताला सांग की आणि सर्व मंत्र्याने तुझे कुशल विचारले आणि सांगितले आहे की तू त्वरा कारण काही निखडीचे काम तुझ्याकडून करून घेते त्याला रामाला घालून दिल्याचे किंवा राजा मृत झाल्याचे आणि इकडे रघुकुलाची हानी झाल्याचे तेथे जाऊन बोलू नका राजा करता आणि उत्कृष्ट शिरो दिल्यानंतर ते आपापल्या घरी गेले घोड्यावर स्वार होऊन के के देशाला जाण्याकरता त्याने जाणकाराच्या मताने घोडे घेतले प्रवासाला निघण्याची सर्व तयारी केली आणि मग वसिष्ठांची अनुज्ञा घेऊन ते दूध त्वरेने चालते झाले चा पश्चिमेकडून प्रलंबाच्या उत्तरेकडचा हस्तिना पुरापासून गंगा नदी ओलांडली आणि उत्तरेकडची दिशा धरून मधला कुरुजंगलाचा प्रदेश घेऊन पंचायत देशाकडे ते गेले मध्ये त्यांना कमळांनी भरलेली अनेक सरोवरे लागली स्वच्छ पाण्याच्या नद्या लागल्या त्या पहा पुढे कामाची ओढ असल्यामुळे ते दूध गेली त्यांना खूप पाणी असलेली शरदंडा नदी लागली तिचे पाणी प्रसन्न होते ती दिव्य नदी अनेक प्रकारच्या पक्षांनी गजबजलेली होती तिच्या जवळ जाऊन त्यांनी वेगाने ती नदी ओलांडली नदीच्या पलीकडच्या तीरावरील सत्योप पर... सत्योपयाचना म्हणजे इच्छापूर्ती करणाऱ्या दिव्य निकुल वृक्षापाशी जाऊन त्यांनी त्याला नमस्कार केला आणि कुलिंगा नगरीत प्रवेश केला तेजोबी भवनाहून निघून ते अभि काल गावाजवळ गेले आणि तेथे इश्वाकुंच्या ओलांडली तेथे ओंजळीत पाणी घेऊन पिणारे वेद वेद्राम त्यांना दिसले मधली वाट झरून ते, ते बालिक देशात सुधामन पर्वताच्या पायथ्याशीवर पोहचले तेथे विष्णुपदाचे दर्शन घेऊन विपाशा आणि शालमली या नद्या अवलोकन करीत नद्या विहिरी तलाव लहान लहान सरोवरे तडी पाहत तसेच सिंह वाघ मृण आत्ती असे नाना पाहते चांगल्या मार्गाने त्याने वेगाने जाऊन गिरीव्रज पुर चटकन गाठले राजाचे प्रिय करण्याकरता कुलाचे रक्षण व्हावे म्हणून राजाच्या वंशाचा कारभार पुढे चालण्याकरता मनात उपेक्षा न ठेवता ते दूर र्वरे नगरीत गले अयोध्या अड़ुसावा सर्ग समाप्त